पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढांढेरे वाचक मिलिंद लभाडकर तंत्र पहिले मित्रभेद कथाबावी एका राजाचे एका वानरावर इतके प्रेम होते की तो वानर राजाच्या शहरगृहात देखील जात होता वानराचेही राजावर फार प्रेम होते एकदा राजा ढोपी गेला असताना वानर तेथे गेला आणि राजाला पंख्याने वारा घालू लागला राजाच्या छातीवर एक माशी सारखी येऊन बसत होती वानराने पंख्याने माशीला दूर केले तरी पुन्हा पुन्हा ती येऊन बसे वानर तिचा हा उपरव्यात खवळला व तेथे एक तलवार पडली होती ती घेऊन माशीला ठार करण्यासाठी माशी, माशी जेथे बसली होती तेथे त्याने वार केला माशी उडून गेली परंतु तलवारीच्या वारामुळे राजाचे दोन तुकडे होऊन तो मरून पडला म्हणून शहाण्याने मूर्ख मित्र जवळ बाळगू नयेत आता दुसरे आई